पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील रतन टाटा जीवनपट जन्म मुंबईत दिनांक 28 डिसेंबर 1937 सदोतीस रोजी उच्च शिक्षणासाठी कॅरेला येथे प्रयाण एकोणीशे बावन्नमध्ये अमेरिकेत एकोणीसशे साठ ते 62 या काळात आर्किटेक्ट म्हणून नोकरी एकोणीशे बासष्टमध्ये भारतात परत टाटा उद्योग समूहात दाखल पहिली दोन वर्ष टिस्को जमशेदपूर येथे शॉप फ्लोरचे काम पाहिले एकोणीशे या एक वर्षासाठी ऑस्ट्रेलियात वास्तव्य तेथे टाटा ग्रुपचे काम पाहिले ऑस्ट्रेलियातून परतल्यावर कापड उद्योगाची सूत्रे हाती घेतली त्यानंतर नेल्को कंपनीची धुरा सांभाळली एकोणीशे ऐंशीच्या दशकात तीन वर्ष एअर इंडियाचे अध्यक्षपद भूषविले एकोणीशे टाटा उद्योग समूहासाठी टाटा स्ट्रॅटेजिक प्लान तयार केला एकोणीसशे अठयाऐंशी अध्यक्षपदी नेमणूक टेलकोत ऐतिहासिक संप एकोणीसशे एक्याण्णव टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून जेआरडी टाटांकडून सूत्रे हाती घेतली एकोणीसशे सत्त्याण्णव जेआरडी क्यूव्ही पुरस्कारांना सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव इंडिका मोटार कारचे भारतीय बाजारपेठेत पदार्पण दोन हजार टेटली हीची हा कंपनी विकत घेतली दोन हजार एंटरटेनमेंट ही कंपनी सुरू केली विविध पदे जबाबदाऱ्या पुरस्कार मानसन्मान इत्यादी एकोणीसशे बासष्टमध्ये रजन टाटांनी आपली टाटा उद्योगसमहातील वाटचाल सुरु केली पुढे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये ते टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष झाले भारतरत्न जेआरडी टाटन सारख्या व्यक्तीनंतर एका महान उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी रतन टाटनवर आली याखेरीज विविध नात्यांनी विविध अधिकाऱ्यांनी ते अन्य अनेक पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळत असतात त्यांची ही एक झलक अध्यक्ष गुंतवणूक आयोग भारत सरकार सदस्य पंतप्रधानांचे व्यापार व उद्योग मंडळ सदस्य राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा मंडळ सदस्य नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कॉम्पिटेटिव्हनेस काउन्सिल अध्यक्ष गुंतवणूक मंडळ दक्षिण आफ्रिका सरकार सल्लागार ब्रिटिश सरकारची आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार मंडळ सदस्य सिंगापूर आर्थिक विकास मंडळाची आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य न्यूयॉर्क स्टॉल एक्सचेंज संचालक मंडळ सल्लागार समिती सदस्य मित्सू कॉर्पोरेशनची आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती अध्यक्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळूर अध्यक्ष टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च टीआयएफआर मुंबई सदस्य रॅन्ड कॉर्पोरेशन सदस्य कार्नेल विद्यापीठ ओहायोज स्टेट विद्यापीठ दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ सदस्य बिल व मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतातील एड्स संबंधी सदस्य जागतिक एचआयव्ही व एड्स मंडळ अध्यक्ष रॅन सेंट्रल सल्लागार मंडळ एशिया पॅसिफिक धोरणासंबंधी या अखिरी भारतीय प्रजासका सुवर्ण महोत्सवी वर्षा सवीस जानेवारी या दिवशी भारत सरकार नेतृत्व पद्म भूषण बहुमान सन्मानित्ल लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स नलिक मानक डॉक्टर दिखाई तो फॉर्च्यूनसिक नोवेबर दो हजार सात मधा व्यापार उद्योग क्षेत्र सर्वे शक्तिशाली पंचवीस उद्योगांदी सामव कशियन इन्स्टिट्यूट ऑफ टक्नोलॉजी बैंकॉक तस यूनिवर्सिटी ऑफ वॉसिक विज्ञान शाखे मान डॉक्टर बहाल कर इवी सन दोन हजार तीन मध्य विश्वविख्यात अर्नेस्ट एंड यॉग आंट्रप्रिन्यूर ऑफ द इयर हा अत्य मोला मानदनाला पुरस्कार दे महाराष्ट्रभूषण पुरस्कार दोन हजार सत यूके बिजनेस अवार्ड दो सवीस जानेवारी दजार आठ या दिवी भारत सरकार पद्म विभूषण या बहुमान सन्मानित चौदह फेब्रवारी दठ नैसकॉम ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड ने 2008, हजार आठ टाईम मॅगझिनच्या प्रभावी व्यक्तींच्या यादीत समावेश एकोणतीस ऑक्टोबर 2008, हजार आठ सिंगापूर सरकारने नागरिकत्व बहाल केले मुंबई येथील इंडियन इशिट्रॉप ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने रतन टाटा यांना डिलीट ही पदवी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली या अखेरी श्री रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूद कार्य करायला लागल्यापासूनच्या तीस वर्षात केलेल्या महत्वपूर्ण कामगिरीचा निर्णयांचा आणि त्यांच्या पराक्रमांचा वृत्तांत अन्य प्रकरणातून आलेला आहेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे काही पुरस्कारस केवळ इथं झलक म्हणून दिले आहेत इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांच्या दुसऱ्या विवाहाचे निमंत्रण आपल्या देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान अन्य कोणाही व्याय नव्हते केवळ तीनच भारतीयांना होते त्यात श्रीरतन टाटा यांचे नाव पहिले होते आणि दुसरे दोघे होते राजपुत्र चार्ल्स यांचे भारतीय मित्र मुंबईचे दोन डबेवाले सर्वश्री रघुनाथ मेदगे व गंगाराम तळेकर या अल्पशिक्षित श्रमजीवी डबवाल्यांची इंग्लंडमध कुठल्याही प्रकारची गैरस होऊ नये भाषची पदाची व अन्य कोणती अडचण होऊ नये म्हणून खुद्द रतन टाटा यांनी या दोघांकड़ मोठ्या आत्मयतेन लक्ष दिल होत हित्रो विमानतळानजिक टाटा उद्योग समूहच मोठे हॉटेल आह तिथे भारतीय खाद्यपदार्थ या दोघांना मिळतील याची त्यांनी व्यवस्था क्लि होती डबवाला इंग्लंडचा राजपुत्र आणि रतन टाटा यांच्या दोस्तीची कहाणी आगळी वेगळीच म्हटली पाहिजे टाटा उद्योग समूहाचा ठळक कालपट इसवी सन अठराशे जमशेदजी नवसरखानजी टाटा यांनी एक व्यापारी फर्म सुरू केली तीच टाटा उद्योग समूहाची मुहूर्तमेळ ठरली इसवी सन अठराशे सेंट्रल इंडिया स्पिनिंग वीविंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची स्थापना केली अशा प्रकारे टाटा उद्योग समूहानी वस्त्रोद्योग कापड उद्योगात पाऊल ठेवले इसवी सन एकोणीसशे द इंडियन हॉटेल्स कंपनीची स्थापना केली आणि त्याद्वारे ताजमहल पॅलेस अँड टॉवर या हॉटेलची उभारणी सुरू हे देशातील पहिले लक्झरी हॉटेल होते एकोणीसशे तीन मध्ये ते सुरू झाले इसवी सन एकोणीशे सात द टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना आणि देशातील पहिल्या पोलाद कारखान्याची जमशेदपूर येथे उभारणी सुरू तिथे उत्पादनास एकोणीसशे मध्ये सुरुवात झाली इसवीस आणि विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी टाटा इलेक्ट्रिक कंपनीची सुरुवात इसवीस आणि द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेची बंगलात स्थापना विज्ञानाच्या प्रगत अभ्यासासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली इसवीस आणि एकोणीशे बारा टाटा स्टील कंपनीने आठ तासांची शिप पद्धत सुरू केली आठ तासांची शिप पद्धत भारतात सुरू करणारी ही पहिलीच कंपनी अनेक पाश्विमात्य देशातील कंपन्यांच्याही पुष्कळ अगोदर टाटानी हे पाऊल उचलले इसवीस आणि एकोणीशे टाटा एअरलाईन्सची सुरुवात यातूनच हवाई वाहतूक व्यवसाय भारतात सुरू झाला एकोणीसशे टाटा केमिकल्स कंपनीची सुरुवात इसवीसन एकोणीशे पंचेचाळीस टेलकोची स्थापना टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीचे नंतर नाव टाटा मोटर्स असे झाले डायमलर बेन्स या विदेशी कंपनीच्या सहकार्यातून टेलको उभी राहिली इसवी सन एकोणीसशे बावन्न पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या विनंतीवरुन टाटा उद्योग समूहाचे सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात लॅकमे या कंपनीद्वारे पदार्पण एकोणीसशे चौपन्न टेल्कोतर्फे ट्रक्स व वाणिज्य वाहनांची निर्मिती सुरू इसवी टायटन गड्याळ कंपनीची तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्यातून सुरुवात इसवी सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव इंडिका मोटरगाडीचे बाजारपेठेत पदार्पण पन। संपूर्णपणे भारतात आरेखन केलेल्या विकसित केलेल्या आणि उत्पादित केलेल्या या स्वदेशी मोटरगाडीच्या रुपाने टाटाचे पॅसेंजर कार क्षेत्रात पदार्पण इसवी सन टाटा टी कंपनीने इंग्लंडची टेटले चहा कंपनी घेतली एका भारतीय कंपनीने आंतरराष्ट्रीय कंपनी घेण्याचे हे महत्वपूर्ण उदाहरण इसवी सन टाटा एआयजी या कंपनीद्वारे टाटा ग्रुपचे इन्शुरन्स क्षेत्रात यशस्वी पुनरागमन इसवी सन दोन दोन विदेशी संचार निगम व्हीएसएनएल या भारताच्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन सेवा देणाऱ्या कंपनीचे नियंत्रण टाटा ग्रुपने स्वतःकडे घेतले इसवी सन दोन टायटन घड्याळ कंपनीने एज ही घड्याळ श्रृंखला बाजारात आणली एज हे जगातील सर्वात स्लिम पातळ गड्याळ होय टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टीसीएस दहा कोटी डॉलर्सचा व्यवसाय करून सॉफ्टवेअर क्षेत्रातील सर्वाधिक व्यवसाय करणारी भारतीय कंपनी ठरली 2004 सन दोन हजार चार टाटा मोटर्सने दक्षिण कोरियातील डेभो मोटर्स कंपनीचा ट्रक निर्मिती कारखाना घेतला टाटा स्टील कंपनीने सिंगापूरच्या नॅटस्टील एशिया या आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठी आर्थिक गुंतवणूक केली टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेसने आपले शेअर जनतेसाठी विक्री इस सांडले इसवी इंडियन हॉटेल्सने न्यूयॉर्क स्थित दिपेरी हे हॉटेल घेतले तसेच जिंजर स्मार्ट बेसिक्स ही हॉटेल श्रंखला भारतात सुरू केली इसवी सन दोन हजार सात इंग्लंडमधील प्रख्यात स्टील कंपनी कोरस फार मोठी किंमत देऊन टाटा स्टीलने विकत घेतली एवढा मोठा व्यवहार करणारी ही पहिली भारतीय कंपनी बनली या व्यवहारामुळे टाटा स्टील जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली टाटा उद्योग समूहात अनेक कंपन्या आहेत त्यातील काही ठळक नोंदीच या कालपटात दिलेल्या आहेत समूहातील काही ठळक कंपन्यांच्या वैशिष्ट्यांची थोडक्यात माहिती अन्य प्रशिष्टांमध्ये दिलेली आहे टाटा उद्योग समूहातील काही नव्या कंपन्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ही कंपनी आहे. जगाच्या पाठीवरील पन्नासाए देशातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुमारे एक लाख तज्ञ आणि अभियंते या कंपनीसाठी काम करीत असतात टाटा कन्सल्टन्सीतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध प्रगत सर्वांची सूची खरोखरच खूप मोठी आह टाटा टेलिसर्विलिकम्युनिक्षन क्षेत्रातील विविध सेवा पुरविणारी ही कंपनी आहा त्या अंतर्गत टेलीफोन सेवा प्रसार प्रसारमाध्यम व करमणूक सेवा डाटा व महती सेवा इत्यादी सेवा दीजनी की स्थापना डिसेंबर 2002 हजार दोन, दोन मध्य टाटा कम्युनिकेशन्स जागतिक स्तरावर, कम्युनिकेशन सदर्भर काम करी ही कंपनी है तीस पेक्षा अधिक देश कार्यरत है चार हजारह अधिक तज् अभियंते काम करता टाटा स्काय स्थापना दिन हजार टाटा ग्रुप स्टार संयुक्त उपक्रम एकशे चालीसहन अधिक टेलिविजन वाहिन्सारण सेवा ग्राहकांना ही कंपनीपूर्वीत टाटा बीपी सोडर सौर ऊर्जा वापराबाबत स्थापन केलेली स्वतंत्र कंपनी सौर ऊर्जेची नाना प्रकारची उपकरणे यंत्रे तयार करते आणि विक्रि निर्यात आघाडीवर आयएसओ मिळालेली कंपनी या कंपनीच्या माध्यमातून काळाच्या गरजेनुसार माहिती तंत्रज्ञान अपारंपरिक उर्जा क्षेत्र यासारख्या क्षेत्रात टाटा उद्योग समूहाने दमदार वाटचाल सुरु केलि काळाची आणि देशाची गरज लक्षात घेऊन त्याबाबत पुढाकार घेऊन काम सुरु करण्याची टाटा उद्योग समूहाची परंपराच आहे